वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग त्रेसष्टावा डोके पायावर ठेवून पडलेल्या वानराला वानश्रेष्ठ सुग्रीवाने पाहिले आणि उद्विग्न मनाने तो म्हणाला उठ उठ माझ्या पायावर कशाला पडलास तुला मी अभय दिले आहे काय असेल ते खरे खरे सांग काय गडबड आहे जे तुला बोलावेसे वाटते ते सारे हितकरच आहे ते बोल मधुवनात सर्व ठीक आहे ना वानरा ते मी ऐकू इच्छितो महात्म्य सुग्रीवाने असे त्याला निर्धास्त केल्यानंतर तो महाप्राज्ञा दझीमुख उठून म्हणाला राजन वृक्षराजाने वृक्षरजाने तू किंवा वालीने पूर्वी कधी पेशाची संमती न दिलेले तुझे वन आत्तापर्यंत होते पण ते वानरानी नष्ट केले या वानरांच्या सहाय्याने मी त्या सर्वांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडे लक्षच न देता ते खात राहिले आणि पितच राहिले ते वनाचा तुथड़ा करीत असताना या वनरक्षकाने त्यांना अडथळा केला पण राजा मला मलासुद्धा बाजूला ठेवून ते वानर खातच राहिले उरलेले ते फेकून देत होते दुसरे खात होते त्यांना हटकले तर त्याने आपल्या भुवयांना आठ्या घातल्या हे त्यांच्यावर अधिकच क्रुद्ध झाले तेव्हा ते यांच्यावर चालून आले त्या क्रुद्ध वानरश्रेष्ठाने यांना वनातून घालवून दिले अनेक वानरवीराने क्रोधाने डोळे लाल करून या वानरांवर हल्ला चढवला कित्येकाना हाताने मारले कित्येकाना गुडघ्यांचा मार दिला कित्येकाने वाटेल जसे फरफटत ओढून आकाशातले तारे दाखवले अशा रीतीने तुझी धन्याची सेवा करीत असलेल्या या शूराना मारले आणि सारे मधुवन याने यथेष्ट खाऊन टाकले असे वानश्रेष्ठ सुग्रीवाला तो सर्व सांगत असता शत्रुमार्दन महाप्राज्ञ लक्ष्मणाने सुग्रीवाला विचारले राजन हा वनपालक वानर का आला आहे कोणत्या गोष्टीचा निर्देश करून तो दुःखाने बोलत आहे महात्मा लक्ष्मणाने असे विचारले तेव्हा बोलण्यात कुशल असणारा सुग्री त्याला म्हणाला आरे लक्ष्मणा हा दधीमुख वानरवीर सांगत आहे की अंगज्यांचा प्रमुख त्या वीर वानराने मधू खाऊन टाकला कार्य सिद्धीस न नेलेल्यांच्याकडून अशा प्रकारचा नियमभंग होणार नाही तेव्हा ज्या अर्थी इथे वनात आले आहेत त्या ते अर्थी त्याने खात्रीने कार्य साधले त्यांचे खूप निवारण करणारे रक्षक येथे आले आहेत त्याना गुडघ्यांचा मार बसला आहे तसेच ह्या बलवान दधीमुख वानरालाही त्यांनी मानले नाही हा माझ्या वनाचा मुख्य पालक आम्ही स्वतः त्याची नेमणूक केलेली तेव्हा देवीची भेट झाली आहे यात शंकाच नको आणि ती हनुमाना वाचून कोणाला नाही हनुमाना वाचून कोणी हे कार्य साधण्याला कारणीभूत झालेला नाही वानश्रेष्ठ हनुमानामध्येच ही कार्यसिद्धी आहे ती बुद्धी आहे कार्याची चिकाटी वीर्य ज्ञान त्याच्यातच आहे जेथे जांबवान आणि महाबलवान अंगद नेते आहेत आणि हनुमान सुद्धा मार्गदर्शक आहे तेथे या वाचून दुसरे काही घडणारच नाही अंगद आदी वीराने मधुवन उद्ध्वस्त केले खरे पण ते वानश्रेष्ठ दक्षिण दिशा शोधून आले आणि येऊन ज्या रीतीने त्यांनी मधुवनाचा फडशा पडला त्यावरून आणि हा प्रख्यात पराक्रमी दधीमुख नावाचा वानर सांगत आला आहे की वनाचा फडशा पडला साऱ्या वनाचा वानराने उपभोग घेतला वनरक्षकांना खाली पडले आणि मधुरवाणी बोललात आहे तेव्हा महाबाहू लक्ष्मणा खात्रीने सीता भेटले, आहे कारण सर्व वानर वनात जाऊन मधु पित आहेत पुरुषश्रेष्ठा वैदेहीला ते भेटले नसते तर हे वानर वराने दिले गेलेल्या दिव्य वनावर तुटून पडले नसते सुग्रीवाच्या तोंडून बाहेर पडलेली ही काना सुख देणारी वाणी ऐकून धर्मात्मा लक्ष्मण आणि राम फार आनंदित झाले राम आणि महायशवंत लक्ष्मण अत्यंत हर्षित झाले दधीमुखाकडून ही हकीकत ऐकून सुग्रीवाला हर्षद झाला आणि तो वनरक्षकाला म्हणाला कार्य साधून आलेल्या त्या वानराने वनाचा उपभोग घेतला त्यांचा तो धसमूसोयपणा त्यांची वागणूक कार्य आलेल्यांची असल्यामुळे क्षम्य आहे तू लवकर जा आणि मधुवनाचे रक्षण कर आणि त्या सर्व हनुमान आदी इत्यादी प्रमुख वानरांना लवकर इकडे पाठवून दे वानर राजाला सर गर्व वाटावा अशा हनुमान आदी प्रमुख वानरांना ते कार्यसिद्धी करून आल्यानंतर मी प्रश्न करू इच्छितो सीता शोधार्थ त्याने केलेल्या प्रयत्नाबद्दल राम लक्ष्मणासह ऐकू इच्छितो आपला हेतू जणू सिद्ध झाला अशा विचाराने हर्षयुक्त होऊन आनंदाने डोळे विकसित झालेल्या त्या दोघा कुमारांना पाहून कार्यसिद्धी आपल्या हाती आली असे वाटून हर्षाने अंग पुलकित होऊन तो वानर राजा अत्यंत आनंदित झाला सुंदरकांडाचा त्रेसष्टावा सर्ग समाप्त